तसाय दान हे ज्ञानेश्वरीच्या विवेचनाला आलेलं एक अमृत मधुर असं फळ आहे भगवद्गीतेचे अठरा अध्याय आणि सातशे श्लोक त्यावर नऊ हजार ओव्यांचं भाष्य ज्ञानेश्वरांनी लिहिलं तसायदानच्या नऊ ओव्या म्हणजे त्या नऊ हजार ओव्यांचा काढलेला सारांश आहे आता विश्वात्मके देवे तसाय म्हणजे प्रसाद हे प्रसाद दान ज्ञानेश्वरांनी मागितलेलं आहे विश्वात्मक देवाजवळ प्रसाद शब्द सुद्धा चांगला आहे प्रसादे सर्व दुःखांना प्रसाद हा निरस्य उपजा येते अंतःकरणाची प्रसादता अंतःकरणाची प्रसन्नता अंतःकरणाचा प्रल्हाद हा त्या प्रसाद शब्दाचा अर्थ पण ज्ञानेश्वरांनी त्याचा वापरलेला जो मराठी पर्याय आहे तो अधिक आस्वाद्य आहे पसाय हा प्रसाद ज्ञानेश्वरांनी कोणाजवळ मागावा हा प्रसादसुद्धा ज्ञानेश्वरीचा आरंभ ज्याना अभिवादन करून ज्ञानेश्वरांनी केला त्या विश्वात्मक देवाजवळ ज्ञानेश्वरांनी पसायदान सुद्धा मागितलेलं आहे आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे इतके दिवसपर्यंत नऊ हजार ओव्यांचा हा वाघ यज्ञ केला यांनी प्रसन्न व्हावं या विश्वात्मक देवाने आणि तोषोनी मजा द्यावे पसायदान आणि माझ्या झोरीमध्ये या प्रसादाची भिक्षा टाकावी कोणता प्रसाद मागतायत ज्ञानेश्वर पहिला प्रथम त्यांची मागणी आहे जे खलांची वेंकटी सांडो काय गम्मत आहे ज्ञानेश्वरांनी संपूर्ण समाजाला भक्तीचं वरण लावलं संपूर्ण समाजाच्या सत्प्रवृत्तीचं पोषण केलं आणि देवाचा नादी लावलेत लोक अशी जी सज्जन माणसं त्यांची आठवण पसायदान मागताना ज्ञानेश्वरांना झाली नाही झाली ज्या प्रवृत्तीने ज्ञानेश्वरांसारख्यांचा छळ केला त्या दुष्टलोकांची आठवण पहिल्यांदा झाली त्या खलपुरुषांची आठवण पहिल्यांदा झाली हा सज्जन सत्पुरुषांवर अन्याय नाही का ज्ञानेश्वरांनी शेवटचं विश्वात्मक देवाजवळ मागताना द्याव हा अन्याय नाही ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो त्याचं हे प्रत्यंतर आहे ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो त्याचं हे प्रत्यंतर आहे कारण माऊली आपल्या चांगल्या अपत्यावर प्रेम करतेच पण वाईट आपत्याबद्दल अधिक कलवाला बाळगते कारण ही खात्री असते की आपला चांगला जो मुलगा है त्याच्या चांगलेपणामुळे जग त्याला जवळ केल्याशिवाय राहणार नाही पण हा जो वांगला आहे त्याला जग दूर लोटेल त्याला प्रेमाने जवळ घेणारं एकच स्थल आहे मातृदय ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो त्याच्यामताना पहिला करवळा हा खलपुरुषांचा जे खलांची व्यंकटी सांडो त्यांची पहिली प्रार्थना अशी की खलांची व्यंकटी सांडो व्यंकटी म्हणजे मनाचा वाकडेपणा व्यंकटी म्हणजे मनाचा दुष्टपणा ती सांडो म्हणजे ती नष्ट होईल ज्ञानेश्वरांनी खल नष्ट होवं असं म्हटलेलं नाही खलांची व्यंकटी नष्ट होवं एवढंच म्हटलेलं आहे खल राहिले तरी चालतील त्यांचं खलत्व गळून खाली पडलं की त्यानंतर उरलेला जो मनुष्य आहे तो ज्ञानेश्वरांना स्वीकार्य आहे याचं कारण नंतर त्या माणसाची देवत्वाकडे होणारी वाटचाल आपल्याला सुकर करता येते ज्ञानेश्वरांचा माणसाच्या मूलभूत माणूसपणावर अत्यंत प्रगाढ अशा विश्वास आहे म्हण ते म्हणतात ते खलांची व्यंकटी सांड अ खुद गीता ज्याने सांगितली तो गीतेचा प्रवक्ता भगवान कृष्ण आपल्या अवताराचे प्रयोजन सांगताना असं म्हणतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानुर्भारत अभ्युत्न अधर्मस तदात्मानम सृजाम्या ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी होते तेव्हा धर्माचं अभ्युत्थान घडून आणण्याकरता मी जन्म घेईन आणि काय करेन परित्राणाय साधू आणि विनाशायाचे दुष्कृता साधूंचं मी परित्राण करीन आणि दुष्टांचा विनाश घडवून आणीन प्रत्यक्ष श्रीकृष्ण दुष्टांच्या विनाशाची भाषा बोलतो आणि त्याचा भक्त ज्ञानेश्वर फक्त दुष्टपणा नष्ट होण्याची प्रार्थना करतो कारण ज्ञानेश्वरांना माहितीये की दुष्टांना नाहीसे करून जगातून दुष्ट प्रवृत्ती कधीही नष्ट झाली नाही त्यामुळे दुष्ट प्रवृत्ती नष्ट होण्याची प्रार्थना ज्ञानेश्वर करतायत दुष्ट राहिला तरी चालेल जे खलांची व्यंकटी सांड कशी सांडेल त्याचीही रीत ज्ञानेश्वरांनी लगेच दुसऱ्या ओलीत दिलीये जे खरांची व्यंकटी सांडो ते या सत्कर्मी रती वाढ त्यांना चांगल्या गोष्टींमध्ये चांगल्या कर्मांमध्ये रती म्हणजे आवड वाढो ज्ञानेश्वरांनी रती रुजो म्हटलं नाही ते या सत्कर्मी रती रुजो म्हटलं नाही रती वाढो म्हटलं याचा अर्थ कितीही दुष्ट असला तरी त्याला सुद्धा सत्कर्मामध्ये रती असतेच असं या महात्म्यानी गृहित धरले फक्त असलेली रती वाढो चांगल्या गोष्टींबद्दलची आवड वाढली की वाईट गोष्टींकडचा ओढा आपोआप कमी होईल असा त्याचा सिद्धांत आहे म्हणून तो म्हणतो जे खरांची वेंकटी सांडो ते या सत्कर्मी रती वाढो आणि मग भूता परस्परे जडो मैत्रजीवाचे एकदा दुष्टपणा नष्ट झाला आणि दुष्टांना सुद्धा चांगल्या कामामध्ये रमान करून सोडलं की मग आपोआप जगातले सगळे जीव मात्र परस्परांवर प्रेम करायला लागतो जगातल्या जीव मात्राचं परस्परांमधलं सख्य वाढावं असं स्वप्न ज्ञानेश्वर पाहतायत जीव मात्रांचं पाहतायत प्राणी मात्रांचं पाहतायत केवळ मनुष्य मात्राचं नाही ज्या काळात ज्ञानेश्वरांचा हा पसायदानाचा हा उद्गार आपण उच्चारतो त्या काळात खुद्द माणसाचाच माणसावर विश्वास उरलेला नाही माणसाला माणसाबद्दल संशय आहे माणसाला माणसाबद्दल अविश्वास आहे माणसाला माणसाबद्दल दुरावा आहे माणसाला माणसाबद्दल आकारण शत्रुत्व आहे अशा काळात ज्ञानेश्वर संपूर्ण जीव मात्रामधलं मैत्र वाढीला लावण्याचं भव्य स्वप्न आपल्यासमोर ठेवत आहे भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिबिर जावो विश्व स्वधर्म सूर्य दुरित म्हणजे पाप याचा अंधार नाहीसा हो पापाला त्याने अंधार म्हटलंय याचा अर्थ पुण्याला उजड म्हणायला पाहिजे अंधार नाहीसा कसा होईल सूर्योदय झाल्याबरोबर अंधार आपाप नाहीसा होतो अंधार नाहीसा करण्याच्या वेगळ्या प्रक्रिया नाहीत अंधार नाहीसा करण्याचा वेगळा कार्यक्रम नाही सूर्य प्रगट झाला की अंधार आपाप नाहीसा होत दुरितांच तिमेरजावं जगातलं पाप नाहीसं व्हावं जगातलं दुराचरण नाहीसं व्हावं त्यासाठी काय करायला पाहिजे विश्व स्वधर्म सूर्य पाहू कोणता सूर्योदय ज्ञानेश्वरांना अभिप्रेत आहे स्वधर्माचा सूर्योदय प्रत्येकाला आपापल्या धर्माचं ज्ञान झालं प्रत्येकाला आपापल्या धर्माचं भान आलं की तो स्वतःचं कर्तव्य बजावत राहील आपोआप पापाचरणाकरच त्याचा कल कमी होत जाईल पाप कर्म हे माणसाचं स्वाभाविक कर्म नाहीये हे नियत कर्म नाहीये ज्ञानेश्वरांनी म्हटलंय विश्व स्वधर्म सूर्य पाहू स्वधर्माचं ज्ञान आणि स्वधर्माचं आचरण हाच सूर्योदय आणि या सूर्योदयामुळे आपोआप पापाचा अंधार नाहीसा झाल्याशिवाय राहणार आपला धर्म ओळखणं आणि धर्माचं पालन करणं हे ज्ञानेश्वरांना अभिप्रेत आपला जो धर्म नाही त्याचं पालन करण्याचा मोह होणं हा परधर्म आहे आणि गीतेने म्हटलं होतं स्वधर्मे निधन श्रेय आहे परधर्म उभया धर्म कसा ओळखायचा धर्म कसा ओळखायचा प्रत्येकाचा धर्म त्याच्या जन्मापासूनच त्याची सोबत करत असतो बाई ही बाईच असते पण ज्या क्षणी ती आई होते त्यावेळी तिच्यामधला मातृधर्म प्रगट होत असतो त्याचं आचरण हे तिच्याकडनं अपेक्षित असतं ते सोडून इतर कुठलाही मोह तिला झाला तर त्याला पापाचरण म्हणता येईल आम्हाला जगातल्या दुरिताचा अंधार नाहीसा करायचा आहे आणि स्वधर्माकडची त्याची प्रवृत्ती आपल्याला वाढवायची दुरितांचे तिबिरे जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जे वाचील तोते लाहू प्राणी जात केवढी भव्य अपेक्षा आहे केवढी भव्य आकांक्षा आहे जो जे वाहू प्राणी जात जाला जाला जे जे हवं असेल ते त्याला मिळू शकेल ज्ञानेश्वर असं आश्वासन आपल्याला देत जी कोणती तुमची इच्छा असेल आणि अभिलाषा असेल ते पूर्ण होण्याचं आश्वासन हे महापुरुष कशाचा कशाच्या बळावर देत आहेत त्याच्या अगोदरचा संदर्भ आपल्याला पाहायला पाहिजे भूता परस्परे पडो मैत्र जीवन भूतांना परस्परांबद्दलचं मैत्र उत्पन्न झालं तर जाला जे वाटेल ते मिळाल्याचा आनंद लाभल्याशिवाय राहत नाही पण त्याच्या अगोदर परस्परांमधलं मैत्र वाढायला पाहिजे त्यामुळे आपोआप तुमचीही वृत्ती विशाल होते आणि ज्या गोष्टी आपल्याला मिळायला हव्यात इतरांना मिळाला तरी आपल्यालाच मिळायला इतका आनंद तुम्हाला होतो ही वृत्ती विशाल करणं हेच या पसायदानाचं मूळ उद्दिष्ट आहे वर्षत सकल मंगल त्यानंतर असं दिव्य दृश्य आपल्यासमोर उभं केलेलं आहे वर्षत सकल मंगली ईश्वरनिष्ठांची मांदिया संपूर्ण जगावर मांगल्याचा वर्षाव करणारे संपूर्ण जगावर कल्याणाचा वर्षाव करणारे असे ईश्वर निष्ठ लोक दाटी वाटीनं उत्पन्न होवो एकटा दुखता नाही विरळ नाही ईश्वर निष्ठांची गर्दी झाली पाहिजे वर्ष सकल मंगली मांगली सगळ्यांवर काहींवर नाही सगळ्यांवर मंगल्याचा वर्षाव करणारे आपल्या वाणीने आपल्या दृष्टिक्षेपाने आपल्या कृतीनी मांगल्याचा वर्षाव करणारे ईश्वर निष्ठ लोक जगामध्ये दाती फिरोत अनवरत भूमंडली भेटतू भूता अनवरता अखंड ओघ लागून राहिला पाहिजे त्यांचा संपूर्ण जगावर मांगल्याचा वर्षाव करणारे ईश्वर निष्ठ लोक गर्दीनी या भूमंडळावर अखंड उत्पन्न झालं अखंड जगाला अशा लोकांचा लाभ होत झाला या लोकांच रूपकानी अतिशय भव्य असं वर्णन ज्ञानेश्वर पुढे करत अशा ईश्वरनिष्ठ लोकांचे मेळावे ठिकठिकाणी मनुष्य मात्राला भेटावेत अशी ज्ञानेश्वर आकांक्षा का उत्पन्न करतात ईश्वरनिष्ठ लोग नहीं आज मेरा ओसर ले ज्ञानेश्वर का व्यक्त करावे दुसर कारण खरखर ईश्वरनिष्ठ लोक्य दुर्मीर है जेह ईश्वरनिष्ठ नहीं नश्वरनिष्ठ है महित कि जे जे नश्वर होना है क्षणभंगूर है नहीं सारे अपन लालसा बागत जीव टाको सत्ता संपत्ती सामर्थ्य शस्त्र यासाठी आपण आयुष्यभर धपापत राहतो माहित आहे यापैकी काहीही टिकणार नाही सत्ता अतिशय बेभरोशाची आज आहे उद्या नसेल संपत्ती तर चंचलपणाकरता प्रसिद्धच आहे आणि शस्त्र हे सगळ्यात बेभरोशाच आपल्याला असं वाटतं की सत्ता संपत्ती आणि शस्त्र तख्त तलवारा और तिजोरी यापैकी एखादं साधन आपल्याला प्राप्त झालं तरी आपण जगावर स्वामित्व गाजवू शकू पण हे अत्यंत बेभरवशाचे अत्यंत बेभरोशाचे शस्त्र तर इतकं की शस्त्राला स्वतःचं सामर्थ्य नसतं शस्त्राला स्वतःचं सामर्थ्य नसतं शस्त्राला बुद्धी नसते स्वतःचे डोळे नसतात असते तर शस्त्राला हे स्फुरलं असतं की आपल्याला विकत घ्यायला आलेला जो गिराईक आहे तो मुलात दुष्ट आहे त्याच्याच अंगावरती उडालं असतं जो विकत घेतो आणि त्याला सांभाळतो त्याच्या संरक्षणाची हमी ते शस्त्र देईलच असं नाही प्रसंगी शत्रूच्या हातात पडल्यावर ते शस्त्र विकत घेणाऱ्या राहणार शस्त्रामध्ये सामर्थ्य असतच कुठे ते असत ते शस्त्र धारण करणारा बलदंड अशा रीतीच्या मनगटामध्ये मुऱऱ्या पांगऱ्या हातामध्ये शस्त्र गळून पडेल पण मनगटामध्ये तरी शस्त्र सामर्थ्य असतं कुठे मनगटाचं तरी स्वतःच सामर्थ्य असतं कुठे मनगटाच्या मागे जेव्हा अत्यंत बलिष्ठ मान उभं असतं तेव्हा त्या तेम मनगटामध्ये सामर्थ्य येत तुकारामाचा एक अभंग आहे ज्या अभंगामध्ये एका रडत राऊताचं चित्र त्याने रेखाटलं आहे ज्याला जबरदस्तीने घोड्यावर बसवलं एका हातात ढाल दिली आणि दुसऱ्या हातात तलवार दिली आणि त्याला लढायला रणांगणावर पाठवलं तिथे गेल्यानंतर तो रडकुंडीला आला आणि कुरकुर करू लागला की एक हात तलवारीमध्ये गुंतलेला आहे एक हात ढाळीमध्ये गुंतलाय आता मी लढू तरी कोणत्या हाताने मनगटामध्येही सामर्थ्य नसतं सत्ता संपत्ती आणि शस्त्र या पाहता पाहता नाहीशा होणाऱ्या बेभरोशाच्या ना गोष्टींच्या प्राप्तीसाठी आपण जन्मभर जीव टाकत असतो या सगळ्या नष्ट होणार नश्वर निष्ठा होतो जे कधीही नष्ट होत नाही करण्याचा प्रयत्न केला तरी नष्ट होत नाही जाळण्याचा प्रयत्न केला तर जलत नाही कापण्याचा प्रयत्न केला तर तुटत नाही असं जे तत्व आहे तिकडे आपलं लक्षच नाही तिकडे आपलं लक्षच नाही कोणत्या बलावर आपण स्वतःला ईश्वरनिष्ठ म्हणून घ्यायचं कबीराचा एक दोहा आहेवऱ्याने तिच्या सुंदर नाका करता अत्यंत प्रेमानी एक विकत आणली ज्याला त्याला दाखवत सुटली की माझ्या नवऱ्याचं माझ्यावर किती प्रेम बघा एवढी महाग नथ त्याने माझ्याकरता घेतली कबीर तिची कीव करत तिला म्हणायला लागले की बाई जिस नाथ ने नथनी दि ज्या तुजा नाथानी तुला नत घेऊन दिली त्याचं इतकं कौतुक जगामध्ये गातेस पण त्या नथीचं सुद्धा सौंदर्य वाढावं वा, इतकं सुंदर नाथ ज्या जगन्नाथांनी दिलं त्याची तुला आठवण सुद्धा नाही कोणत्या बरावर आपण स्वतःला ईश्वरनिष्ठ म्हणून घ्या आपण सगळे नश्वरनिष्ठा या नश्वरनिष्ठांचं ईश्वरनिष्ठांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी ज्ञानेश्वरांचा हा सगळा प्रयास आहे आता यांचं वर्णन त्याने केलंय कसे आहेत ते लोक चला कल्प तरुणचे आरब असे ईश्वरनिष्ठ लोक म्हणजे जणू कल्पवृक्षांचे चालणारे बगीचेच अरण्यामध्ये एखादा कल्पवृक्ष असतो ओळखू येत नाही एखादा कल्पवृक्ष असतो धुंडावा लागतो शोधावा लागतो पण या बगीचांमध्ये सगळेच कल्पवृक्ष त्यांच्यापर्यंत तुम्हाला जाण्याची गरज नाही तेच तुमच्यापर्यंत चालत येतील ईश्वरनिष्ठ लोक त्या कल्पवृक्षांच्या उद्यानासारखे आहेत चला कल्प तरुणचे आरव चेतना चिंता मणीचे गाव चिंतामणी नावाचं रत्न असत जस कल्पवृक्ष मनात आलेल्या सगळ्या कल्पना न सांगता पूर्ण करतो तसं चिंतामणी सांगता दूर करतो हे नावाच्या वसाहतीच आहेत जो माणूस म्हणावा तो चिंतामणी सारखा तुमच्या काळजा हरण करणार चला कल्प थरुणचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे आणि हे अमृताचे बोलते समुद्र यांच्या तोंडातून जे उद्गार निघतील ते अमृतासारखे मधुर यांच्या तोंडातून जे उद्गार निघतील ते अमृतासारखे संजीवक आणि त्यांचे समुद्र ज्याचा ठांग लागत नाही हे अमृत कधी संपण्याची भीती नाही वार्शीये वीण सागरू जले जैसा निरुपचारू ज्याप्रमाणे कितीही दुष्काळ पडला पाण्याचा तरी समुद्र आटण्याची भीती नसते हे तर अमृताचे समुद्र आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे अमृत कमी होण्याची शक्यता नाही बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन हे चंद्रासारखे आहेत पण चंद्रावर लांछन असत यांच्यावर एकही लांछन नाही हे पूर्णपणे निष्कलंक चंद्रासारखे यांची प्रभाव सर्वांना सुखद अशा रीतीचा आल्हाद दिल्याशिवाय राहणार नाही मारतंड जे तापहीन प्रखर अशा रीतीचा प्रकाश आहे यांचा मार्तंडासारखा पण मध्यान्नीचा सूर्याचा ताप असतो यांचा तसा ताप नाही ते ज्या पण ताप नाही त्रास नाही दुसऱ्या कोणाला ते सर्वही सदा सज्जन सोयरे होत। कसे आहेत ईश्वरनिष्ठ लोक सदा सर्वांना सज्जन आणि सोयरे होणारे आहेत ज्ञानेश्वरांनी शब्द अत्यंत काळजीपूर्वक वापरले आहेत ते कधी कधी काही काहींना सज्जन सोयरे होतो असं म्हटलेलं नाही सगळ्यांनाच नेहमीच सज्जन सोयऱ्यासारखे होत। होतील आप्तान सारे होते ज्ञानेश्वर शब्द सुध्धर है सज्जन सोयरे तुम्हारा अनुभव अतो कि जो सज्जन अतो तो सोयरा बनने जे सोयरे ते तो सज्जन ले ले सज्जन की आशा नोएरे क्वचित सज्जन प्ानेश्वर अप्ता अपने मिलन दिल कि अखंड सज्जन अत सच अपने सौजन का सदैव लाभ देते कि सर्वसुखी पूर्ण हो नहीं तिन्ही लोकी भजी जो आदि पुरकी अखंडित सर्वा प्रकारच्या सुखांचा लाभून होऊन तिन्ही लोकांमध्ये परिपूर्णतेचा अनुभव घेत जो आदि पुरुषाची अखंड उपासना करतो अशांच चित्र ज्ञानेश्वरांनी आपल्यासमोर उभं केलेलं आहे ही एक आदर्श समाज व्यवस्था ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने आपल्यासमोर शब्दांनी साकार केली ज्याला कोणाला जेव्हा केव्हा आदर्श समाज रचना निर्माण करायची असेल त्यासाठी पसायदानाच्या रूपाने ज्ञानेश्वरांनी एक नील चित्र उपलब्ध करून दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला करता येईल ज्ञानेश्वरांनी हे भव्य स्वप्न आपल्या डोळ्यासमोर पाहिलं आणि सातशे वर्षापूर्वी रेखाटून ठेवलं सातशे वर्षापूर्वी रेखाटून ठेवलं ठेवताना प्रश्न असा विचारला हा होईल दान पसाव हा दानप्रसाद खरंच होईल इतका चांगला समाज खरोखर अस्तित्वात येईल निवृत्तीनाथाने विश्वेश्वराच्या वतीनं उत्तर दिलं होईल आणि ते उत्तर ऐकून ज्ञानेश्वर सुखिया झालं घटनेला आज सात वर्ष पूर्ण पसायदान ज्ञानेश्वर नेवाशाला ज्ञानेश्वरी ऐकने जो समुदाय बसत होता नहीं पसायदान आलंदीच मैं पसायदान सर्व भूतमें भूत जी आलंदी में पैठण मध्य ज्ञानेश्वर छल के त्यांना जीवन जगणं असह्य करून सोडलेलं त्यांच्यावर कलंक ठेवला होता आई बापाच्या बलिदानाच प्रायश्चित घेऊन सुद्धा होत साधा मनुष्यपणाचा हिरावून घेतलेला होता एवढा मोठा अन्याय ज्या लोकांनी केला त्यांच्याही करता ज्ञानेश्वरांनी हेच पसायदान मागितलेलं आहे एवढं थोर अंतःकरण असलं पाहिजे ज्ञानेश्वरांचं आपल्या लक्षातील जगाने ज्ञानेश्वरांच्या हातामध्ये विषा भरलेला प्याला प्याला या ने अजिबात काकू न करता तो उठाशी लावला, लिख तक्रार न करता तो प्राशन के नरसा तो जी पी चूर बाहर पड़ी विषा चाहिए होता तमृत जगानी विष दिल अमृता मधे रूपांतर कर ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओबी ही अमृता मध्ये ओवी, ओवी असल्याचा अनुभव हो जो येतो तो या आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तो शोणी तो मज जो जेवतो तेलाह प्राणी वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी पतरूल से जी